पाचवा मृत्यू, आणि दुर्मुखाचा वध झाल्याचे ऐकून महेश संतप्त झाला असे कसे झाले तो विचारू लागला त्या दोन रणशूर दानवांचा एका सामान्य स्त्रीने वध केला तेव्हा हे दैत्यानु हे देवीचे आश्चर्य आहे खरोखरच काळ हाच सगळ्यांचा निर्णय करणार आहे पाप पुण्याच्या यशापयशाचे अनुरोधन करणारा हा काळच आहे यात संशय नाही दुर्मुख बाष्कला सारख्या दानव श्रेष्ठांचा वध झाला यावरून आपणा पुढे मोठेच कार्यसंकट उभे राहिले आहे तरी हे दानव विराणू आता तुम्ही सर्वजण एकत्र होऊन कोणताही निर्णय घेऊन मला सांगा असे महिषाने म्हणताच चिक्षूर नावाचा सेनापती म्हणाला हे राजा आता कसलीही काळजी करू नकोस मी जाऊन त्या स्त्रीचा वध करून येतो असे बोलून तो रथारुढ होऊन आपल्या सैन्यासहून कल्याणीने शंख घा धनुष्य यांचा अद्भूत निनाद केला त्या आवाजाने दानव त्रासले ते भीतीने थरथरा कापू लागले आणि इतस्त सैरा वैरा पडू लागले ते पाहून चिक्षुर संतापून त्यांना म्हणाला अरे कशाला भीता अत्तास या मदमत्त अबलेचा मी वध करतो तुम्ही निर्भयतेने माझा पराक्रम अवलोकन करा महाबलाढ्य चिक्षूर निर्भयपणे रणांगणात उतरला तो म्हणाला हे सुनयने लोकांना भीती दाखवण्याकरता तू या पोकळ गर्जना करीत आहेस हे तनुलते तुझ्या ह्या थट्टेला मी भीत नाही केवळ स्त्री हत्या नको म्हणूनच मी तुझा वध करू इच्छित नाही तेव्हा हे सुंदरी तुझ्यासारख्या स्त्रीने शस्त्रास्त्रांनी युद्ध करायचे नसते तर केवळ कटाक्ष आणि हावभाव यांनीच विरोधी पक्ष जिंकायचं असतो वास्तविक तुझ्याशी पुष्पांनी सुद्धा युद्ध करू नये मग बाणांचे नावच कशाला मालतीच्या कळीनेही तुझ्या देहावर जखम होणे शक्य आहे अरे रे तुझ्या देहावर बाणांची वृष्टी करावी लागावी यातच क्षात्र धर्माचा धिक्कार आहे अरे जे, हा तैलाभ्य पुष्पांचे वारे आणि पूर्ण केलेल्या या प्रिय देहाचा शत्रूच्या बाणांनी घात व्हावा ना तलवारीच्या देहाचे तुकडे केल्यावर पुरुष धनसंपन्न होत असतो पण या धनाचा धिक्कार असो कारण हे असले धन जर प्रथम त्या अर्थी तू, तू अज्ञानी आहेस असे मला वाटते ते खरेच तर अग संभोव सुख सोडून तू रणात कोणते सुख मिळवणार आहेस खडगाचे प्रहार बाणांचे आघात गदांनी छिन्न विछिन्न होणे आणि मृत्यूनंतर कोल्ह्यानी तोंडात धरून नेणे ह्याचीच ह्या धूर कवींनी अति केली आहे रणात मृत्यू आल्याने स्वर्ग प्राप्ती होते हा केवळ भ्रम आहे तेव्हा हे सुंदरी तुला सुख वाटेल तिकडे जा अथवा देवाना जिंकलेला महिषाला पती अशा प्रकारचे तत्वज्ञान सांगणाऱ्या त्या दैत्याला जगदंबिका म्हणाली हे मूर्खा एखाद्या पंडिताप्रमाणे तू भाषण करीत आहेस पण अरे नीतीशास्त्र आणि आत्मविद्या ही तुला अंशताही समजत नाही तू वृद्धाचीही सेवा केलेली नाहीस ज्या अर्थी तू सध्या मूर्खाची सेवा करीत आहेस त्या अर्थी तू ही मूर्खच आहेस राजधर्माची तुला समज नाही कुणासमोर काय बोलावे हे तुला अवगत नाही आता शक्यता त्वरेने मी महिषाचा येथे वध करीन चिखला मांसात येथेच जयस्तंभ उभारी आणि नंतर निघून जाईन देवांना छळणाऱ्या त्या दुरात्म्याचा निश्चितच वध करीन आता तू मुकाट्याने युद्धाला तयार हो हे मूर्खा हे दैत्या तुला स्वतःच्या आणि महिषाच्या जीविताची इच्छा असेल तर त्वरित पातळात निघून जा नाहीतर मरणास तयार होऊन युद्ध कर मी सर्वांचा वध करण्याचा निश्चय केलेला आहे त्या उन्मत्तदानवाने देवीचे भाषण ऐकून देवीवर मेघाप्रमाणे प्रचंड बाणवृष्टी केली परंतु आपल्या बाणांनी देवीने ते सर्व बाण तोडून टाकले त्या दोघांचे आश्चर्य दैत्या दैत्याला मूर्छ आली त्या दोन मुहूर्तांपर्यंत रथातच तो निश्चे पडला तो मूर्छित झाल्याचे पाहून शत्रुसैन्य नाशक ताम्र उद्धटपणाने जगदंबिकेशी युद्ध करण्याच्या इच्छेने रणात आला तेव्हा ती चंडिका हसतच म्हणाली हे दानवा ये तुला मी यमसदारख्या मूर्ख महिषाच्या घरी राहून तू जगण्यासाठी का बरे धडपड करीत आहेस वास्तविक तुमचा वध करण्यात काय अर्थ आहे तुम्ही महिषाला येथे पाठवा म्हणजे माझी त्याने जशी वर्णने ऐकली आहेत तशी मी आहे का नाही हे त्या मूर्खाला समजेल इतके भाषण ऐकतास तांबराने कानापर्यंत धनुष्य खेचले आणि त्वेषाने चंडिकेवर बाणवृष्टी केली तेव्हा लाल झालेल्या महाराथी चिक्षुरही सावध झाला आणि देवीसमोर उभा राहिला असे दोघेही आवेशाने देवीशी युद्ध करू लागले अशा वेळी त्या महामायेने अतिशय संतप्त होऊन दोघांवर अखंड बाणवृष्टी केली रणातील अनेक दैत्यांची कवचेतीने फोडली अनेक राक्षसवीर घाय झाले बाणांच्या आघाताने अनेक राक्षस रागाने क्रुद्ध होऊन ते देवीवर बाणांचा वर्षाव करू लागले परंतु देवीने सोडलेल्या शिलीमुख बाणांनी सर्व राक्षस जखमी झाले तामराबरोबर देवीने अतुल युद्ध केले ते पाहून आकाशातून युद्ध अवलोकन करणारे देवही विस्मयचकित झाले इतक्यात तामराने लोखंडी मुसळ घेतले आणि सिंहाच्या धारधार शस्त्राने तांबराचे शिर छेदून टाकले परंतु तांबराचे मस्तहीन शरीर तरीही रणांगणात मुसळपिरवीत संचार करीत होते थोड्या वेळाने ते ही धाडकन जमिनीवर कोसळले ताम्र पडल्याचे पाहून चिक्षुर संतापाने खडग घेऊन धावला पण देवीने ते अवलोकन करून त्याच्यावर बाण सोडले आणि खडगाचे आपल्या बाणाने तुकडे केले दुसऱ्या बाणाने त्याचा हात तोडला तिसऱ्या बाणाने त्याचे मस्तक धडा वेगळे केले असा त्या दोन राक्षसवीरांचा शेवट झाल्याबरोबर बाकीचे दानव सैन्य वाट फुटेल तिकडे पळस सुटले त्या राक्षसवीरांचा वध झाल्याचे पाहून देवाना हर्ष झाला देवीचा केला, तीचे वर केली, देव, गंधर्व, वेताल, चारण, हे सर्व, जय देवी जय अंबिके असे वारंवार म्हणू लागले अध्याय चौदावा समाप्त